अध्याय अठरावा आदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन श्री शुकदेव म्हणतात सवित्याची पत्नी कृष्णी हिच्यापासून सावित्री व्यारुती, त्रयी अग्निहोत्र पशु सोम चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी आठ संतने झाली हे राजा, भगाची पत्नी सिद्धी हिला महिमा विभू आणि प्रभू हे तीन पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती धात्याला कुहू सिनीवाली राका आणि अनुमती या नावाच्या चार पत्न्या होत्या त्यांच्यापासून अनुक्रम सायम दर्श प्रात आणि पूर्णमास हि चार पुत्र झाल धात्याच्या लहान भावाचनाव विधाता होत त्याची पत्नी क्रिया तिच्यापासून पुरुष नावाचा पाच अग्नीची उत्पत्ती झाली वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होत भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्मग्रहण कला या अगोदर त्रम्हदेवाचिपुत्र होत महायोगी वाल्मिकीसुद्धा वरुणाचिपुत्र होते। वारुळातून बाहेर आल्यामुळ त्यांच वाल्मिकी अस नाव पडल गुरवशिला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचही वीर्यस्खलन झाल ते त्या दोघांनी घड्यात ठेवले त्यापासून अगस्त्य आणि वशिष्ठ यांचा जन्म झाला मित्राची पत्नी रेवती होती तिला उत्सर्ग अरिष्ट आणि पिप्पल असे तीन पुत्र झाले हे परीक्षिता पुलोमनंदिनी शचीला इंद्रापासून जयंत ऋषभ आणि मीढवान असे तीन पुत्र झाले भगवान विष्णूच मायेने वामन रुपात अवतीर्ण झाले होते त्यांची पत्नी कीर्ती तिच्यापासून बृहच्छ लोक नावाचा मुलगा झाला सौभाग आदी तिला अनेक संताने झाली कश्यप नंदन भगवान वामनानी आदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण लीला आणि पराक्रम केले याचे वर्णन मी पुढे करीन आता मी कश्यपाची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकवतो त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला दितीला दैत्य आणि दानवाना वंदनीय असिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष पुत्र झाल त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वीच सांगितली आह हिरण्यकश्यपूला पत्नी कयाधू दानवी होती तिचिवडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला कयादूला सल्हाद अनुल्हाद लहाद आणि प्रल्हाद असे चार पुत्र झाल त्यांना सिंहिका नावाची एक बहीण होती विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला अमृतपानाचे वेळी मोहिनी रूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडवले होते तोच हा राहू सल्हालाची पत्नी कृती तिला पंचजन नावाचा पुत्र झाला लहालाची पत्नी धमनी तिला वातापी आणि इलवल असे दोन पुत्र झाले या इलवलानेच अगस्तींच्या आतिथ्याचवेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातल होत अनुललाधाची पत्नी सुरम्या बाष्कल आणि महिश असे तिच दोन पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन त्याची पत्नी दक्षी तिचा मुलगा बळी बळीच्या पत्नीच नाव अशना होत तिला बाण इत्यादी शंभर पुत्र झाल बळीच्या स्तुत्यमहिम्याच वर्णन पुढ करणार आह बाणाने शंकराची आराधना करुन त्यांच्या गणांचा तो प्रमुख बनला आज सुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ राहतात दितीचे आणखी एकोणपन्नास पुत्र होते त्यांना मरुदगण म्हणतात ते निपुत्रिक होते इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणेच देव बनवले राजाने विचारले गुरुवर्य मरुदगणाने असे कोणते सत्कर्म केले होते की ज्या योगे ते आपला जन्मजात असुरी सोडू शकले आणि इंद्राने त्यांना देव बनवले हे हि ब्रह्मन सह, हे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत म्हणून आपण ते रहस्य आम्हाला सांगावे सुत म्हणतात शौनका राजा परीक्षिताचा हा प्रश्न थोड्या शब्दात पण गर्भितार्थ असणारा होता शिवा त्यान तो मोठ्या आदराने विचारला होता म्हणून सर्वज्ञ श्री शुकाचार्यानी मोठ्या प्रसन्न चित्तान त्याच कौतुक करीत म्हटल भगवान विष्णूनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष असे दोन्ही पुत्र मारले म्हणून शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली इंद्र विषयी क्रूर आणि निर्दय आहे त्याने आपल्या भावांनाच मारले मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा बरे घेईल राजे देव यांच्या शरीराला लोकप्रभू म्हणून संबोधतात परंतु एक दिवस तो देह किडे विष्टा आणि राखेचा ढीग होऊन जातो अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही त्यामुळेच त्याला नरकात जावे लागते इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून मस्तवाल झालाय म्हणून जो इंद्राची घमेण जिरवी असा मला पुत्र व्हावा असा विचार करून दिती सेवाशुश्रूषा विनय प्रेम आणि इंद्रियनिग्रह या उपायांनी आपल्या पतीला नहमी प्रसन्न ठवू लागली हे राजा, पतीच्या मनातील भाव जाळणारी त्या अत्यंत प्रेम मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेमकटाक्ष यांनी त्यांच मन जिंकून घेत असश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर्दितीच्या सिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असल स्त्रियांच्या बाबतीत ह्यात काही आश्चर्य नाही सृष्टीच्या प्रारंभी ब्रम्हदेवांनी सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती क्ली त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली राजा दितीने कश्यपांची अशी सेवा कली यामुळे तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीच कौतुक करीत हसून तिला म्हणाल हृत्यसुंदरी मी तुझ्यावर प्रसन्न आह तुझी जी इच्छा असेल तिमाग घे पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्टवस्तू दुर्मिळ आहे पती हे स्त्रियांचे परम परमदैवत आहे असे शास्त्र सांगत कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आह पुरुष नाम आणि रुपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवांच्या रुपाने त्याच भगवंतांची उपासना करतात त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रुप धारण केलेल्या भगवंतांचीच पूजा केली जाते म्हणून हे प्रिय कल्याण इच्छिणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात हे कल्याणी तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन कुलटांना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे दीती म्हणाली ब्रम्हन आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे दोन पुत्र मारवून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारिल असा एक अमरपुत्र मला द्या दितीचे हे मागण्याऐक खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला अरे रे आज माझ्यावर फार मोठा धर्म करण्याची वेळ येऊन अहो, आज मी इंद्रियांच्या विषयांमधल्यामुळे स्त्री रूप मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतले दीनवाण्या मला निश्चितच नरकास जावे लागल यात या स्त्रीचं तरी काय दोष कारण ही आपल्या वर्णावरच गेली मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझाच धिक्कार असो स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ त्यांचे बोलणे जणू कानांचे अमृत परंतु हृदय मात्र जणू सूर्याची तीक्ष्ण धारच होय अशा स्त्रियांचे चरित्र कोण जाणू शकेल वास्तविक पाहता स्त्रियांना कोणी प्रिय नसतो स्वार्थासाठी ते आपला पती पुत्र आणि भावाला सुद्धा मारतात किंवा मारावितात मी आता वचन देऊन चुकलाय म्हणून हे खोटे होताही कामा नये परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी हे कुरुपुत्रा भगवान कश्यपानी असा विचार करून स्वतःची मनोमन निर्वत्सना केली नंतर थोडेसे रागावून ते दितीला म्हणाले कल्याणी मी सांगितलेल्या व्रताचे जर तू एक वर्षपर्यंत विधीपूर्वक पालन केलेस तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवांचा मित्र बनेल दिती म्हणाली ब्रह्मन मी त्या व्रताचे पालन करीन आपण सांगा मी काय काय केले पाहिजे कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली असता व्रताचा भंग होणार नाही कश्यप म्हणाले या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये कोणाला शाप देऊ नये खोटे बोलू नये नखे किंवा केस कापू नयेत आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये रागावू नये दुर्जनांशी बोलू नये न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नये उष्टी खाऊ नये भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये शूद्राने आणलेले आणि रजस्वलेने पाहिलेले अन्नही खाऊ नये तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये संध्याकाळी केस मोकळे सोडून वेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये पाय धुतल्याखेरीज अपवित्र अवस्थेमध्ये आले ओलेच्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्यांबरोबर नग्नावस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये नेहमी पवित्र रहाव धुतलेले वस्त्र नेसावे सौभाग्य अलंकारणानी मंडीत रहाव सकाळी न्याहारी करण्यापूर्वीच गाय ब्राह्मण लक्ष्मी आणि भगवान नारायणांची पूजा करावी वेण्या चंदनादी सुगंधित द्रव्य, नैवेद्य आणि अलंकार देऊन सुवासिनींची पूजा करावी तसेच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न रहावे त्याचबरोबर त्यांचे तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावी, या व्रताचे नाव पुंसमन असे आहे कोणतीही उणीव न ठेवता जर तू या व्रताचे एक वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल परिक्षिता थोर दितीने ठीक आहे असे म्हणून उदरात कश्यपाचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणवून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला तो दररोज त्या त्यावेळी फुले फळे कंदमुळे समिधा दर्भ पाने अंकूर माती आणि पाणी आणून देत अस जसा शिकारी हरणाला मारण्यासाठी हरणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला हे राजा नेहमी लक्ष ठेवू नये त्याला तिच्या व्रतपालनामधे कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली व्रताच्या पालनही कृष एके एकदिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुताच झोपी गि योग्वर इंद्राने ही संधी साधून योग मायेन झोपी गेलिखा तितीच्या उदरात प्रवेश कला त्यान तिथ जाऊन सोन्याप्रमाण चमकणाऱ्या गर्भाच भजराने सात तुकड़ कलि जेव्हा तो गर्भ रडू लागला तिव्हा ते त्याने रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याच आणखी सात सात तुकड़ कलि राजा जेव्हा इंद्र त्यांचे तुकडे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले इंद्रा आम्हाला का मारतोस आम्ही तर तुझे भाऊ मरुदगणा आहोत तेव्हा इंद्र आपल्या आनंद भक्त पार्षद मरुदगणांना म्हणाला ठीक आहे तुम्ही माझे भाऊ आहात आता घाबरू नका परीक्षिता जसे श्रीहरींच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रम्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा तिथीचा गर्भ मेला नाही कारण जो मनुष्य केवळ एक वेळच आधी पुरुष भगवान नारायणांची आराधना करतो तो त्यांच्या समान होऊन जातो दितीने तर एक वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती एक वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती आता ते एकोणपन्नास मरुद्गण इंद्रासह पन्नास देव झाले इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेला दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले दितीने उठून पाहिले की तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी एकोणपन्नास बालके इंद्राबरोबर आहेत सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली बाळा तुम्ही आदिदीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता महे हे एकोणपन्नास पुत्र कसे झाले भणा इंद्रा तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग खोटे बोलू नकोस इंद्र म्हणाला माते तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले अगोदर मी त्यांचे सात तुकडे केले तेव्हा ते सात बालक झाले नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे सात सात तुकडे केले तरीसुद्धा ते मेले नाहीत ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की परमपुरुष भगवंतांच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची आराधना करतात आणि जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाहीत तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होत भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहे अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगांचे वरदान कोण मागेल कारण विषयभोग तर नरकात सुद्धा मिळू शकतात हे माते पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले तू माझ्या अपराधाची क्षमा कर तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला ही, ही भाग्याची गोष्ट आहे श्रीशुक म्हणतात इंद्राचा हा शुद्ध शुद्धभाव पाहून संतुष्ट झाली इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुदगणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोकी गेला हे मरुदगणांचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होतास त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले आहे आणखी तुला काय सांगू अध्याय अठरावा समाप्त।